भरद्वाजांच्या थांबवले आणि तो मंत्र्यांच्या सह त्यांच्याकडे गेला त्या धर्मज्ञाने आपली सर्व शास्त्रे आणि परिवार सोडून दिला आणि पायी चालक दोन रेशमी वस्त्र अंगावर लिहून पुरोहितांना पुढे करून तो गेला जेव्हा भरद्वाजांचे त्याला दर्शन झाले तेव्हा त्या राघवाने आपल्या बरोबरच्या मंत्र्यांना तेथेच ठेवले आणि तो पुरोहितासह त्यांच्याकडे गेला वशिष्ठांना पाहताच महा तपस्वी भरद्वाज आपल्या आसनावरून लगबगिने उठले आणि शिष्यांना अर्घ्य आणा असे म्हणाले वशिष्ठांना त्याने आलिंगन दिले भरताने त्यांना नमस्कार केला तेव्हा त्या महातेजस्वी ऋषीने दशरथाचा मुलगा म्हणून त्याला ओळखले त्या उभयताना त्यांनी अर्घ्याने पाय धुण्याला पाणी दिले आणि मागाहून फळे देऊन यथाक्रमाने अगोदर वशिष्ठांना आणि मग भरताला फुलाचे कुशल विचारले सैन्य, कोश मित्र मंत्री यांच्या क्षेम कुशलाची चौकशी केली दशरथाविषयीचा समाचार माहीत असल्यामुळे राजाचे नाव त्यांनी घेतले नाही वशिष्ठाने आणि भरताने त्यांना त्यांची शरीर प्रकृती अग्नी शिष्य वृक्ष हरिण पक्षी यांच्या संबंधीचे कुशल विचारले ठीक आहे असे त्यांना सांगून महायशवंत भरद्वाज राशीच्या वाटणाऱ्या स्नेहाने भरतारा म्हणाले राज्य चालू असताना इकडे तुझे येणे का घडले ते सर्व मला सांग माझे मन शुद्ध नाही साशंक आहे कौशल्यने अमित्राचा वध करणारे आणि आपला आनंद वाढवणाऱ्या ज्या पुत्राला जन्म दिला ज्याला भार्या आणि भ्राता यांच्यासहित वनात दीर्घकाळ धाडण्यात आले पित्याने स्त्रीच्या संतोषाकरता ज्या महा यशवंताला चौदा वर्ष इकडे वनात जाऊन वनवासी होऊन पाठवले त्या निष्पाचे काही वाईट करण्याची तुझी इच्छा आहे की का काय त्याचे आणि त्याच्या धाकट्या भावाचे राज्य निष्कंटक करून भोगण्याच्या इच्छेने तू आला आहेस का भरद्वाजाने असे विचार तेव्हा डोळ्यात पाणी भरून येऊन आणि दुःखाने आडखळते उच्चारित भरताने उत्तर दिले भगवान सुद्धा मला असाच मानत असतील तर दुर्दैव माझ्या बाबतीत अशा दोषांची शंका सुद्धा येऊ नका आणि माझी अशी निर्भत्सना करू नका मी दूर असताना माझी माता ते मी इच्छिले नव्हते तिने जे केले त्याने माझ्या मनाला बरे वाटले नाही तिच्या म्हणण्याला मी मान्यताही दिली नाही उलट मी त्या नरश्रेष्ठाची मनधारणी करण्याकरता त्याचे पाय धरून त्याला अयोध्येला परत नेण्याकरता त्याच्याकडे चालू आहे अशा मनस्थितीत मी आहे हे आपण मानून अनुग्रह करावा भगवान सद्या राजा राम कहते वशिष्ठादी ऋत्वीजी ने भगवान भरद्वाजा तीस प्रार्थना के लिए भरद्वाज प्रसन्न होने भरता हे नरश्रेष्ठा राघव वंशज तू तुला तु तु ही योग्य राघव वंशा वडला विषय से नम्र वृत्ति इंद्रिय दमन सज्जना से अन्यायी तत्करण तीन गुण आढ़ तुझा मनात का तेच पक्के व्हावे आणि तुझी कीर्तीच पराकाष्ठाची वाढावी या हेतूने मी तुला असे विचारले मी सीता लक्ष्मणासह राम कुठे आहे ते जाणतो हा तुझा भ्राता महागिरी चित्रकूटावर राहिलाय उद्या तू त्या प्रदेशाकडे जाशील आज मंत्र्यांसह येथे राहा दुसऱ्याची इच्छा आणि हेतू जाणण्यात निपुण असणारा महाज्ञानी तू आहेस माझी एवढी इच्छा पूर्ण कर आपल्या स्वभावाची खात्री पटून दिलेल्या उदारदृष्टीच्या भरताने ठीक आहे असे म्हटले त्या राजकुमाराने त्या रात्री त्या आश्रमातच मुक्काम करण्याचा भेट केला अयोध्याकांडाचा नव्वद वासर्ग समाप्त